श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणी सर्ग पस्तीस श्री वासिष्ठ म्हणाले हे रामा त्यानंतर रणरुपी समुद्र अधिकच उन्मत्त होऊन नृत्य करण्याकरता प्रवृत्त झालेले आहे का की काय असा भास झाला कारण उड्डाण करण्याकरता उद्युक्त झालेले घोडे म्हणजे त्या समुद्रातील लाटा होत रणसंग्रामात पसरलेली छत्रे म्हणजे त्या समुद्राच्या पृष्ठभागावरील फेस होय त्या छत्रांवर लागलेले बाण हे मासेच आहे आणि कोडेश्वरांचे सैन्य म्हणजे त्या समुद्रावर पसरलेल्या पर्वतप्राय लाटात असून त्यांच्यामुळे त्या, त्या समुद्राचा पृष्ठभाग व्याप्त झालेला आहे असे त्यावेळी भासत होते रणातील वीरांच्या हातातील अयोध्ये ही त्या समुद्राला जाऊन मिळणाऱ्या भिन्न भिन्न नद्यांच्या प्रवाहाप्रमाणे दिसत होती सैनिकांचे समुदाय हे त्यातील घोरेच आणि मदनमत्ता हत्तींचे संग, हे त्या समुद्रातील मुळासकट उमटून पडलेले पर्वतच आहेत की काय असे वाटत होते योद्ध्यांच्या हातातील चक्रे ही लहान लहान भोवरे असून त्या भ्रमण करणाऱ्या मुंडक्यांचे केस हे समुद्रातील गवताप्रमाणे दिसत होते आकाशात उडणारे धुळीचे लोट हे मेघ असून ते योद्ध्यांच्या हातात चमकणाऱ्या खडगांचे तेजरूपी जलच प्राशन करीत आहेत की काय असा भासत होता रणसंग्रामातील मकर विहामध्ये भग्न झालेले योद्धे हे त्या समुद्रातील नौकाच समुद्रातील भौऱ्यांच्या गुडगुड शब्दाचा प्रतिध्वनी करणारे मेघ ह्या शत्यातील पर्वतांच्या गुहाच होत मीनविहातून बाहेर पडणारे लक्षावधी बाण हे मोहरीच्या झाडावरील शेंगाप्रमाणे होते खडगरूपी मोठमोठ्या लाटांच्या योगाने उद्ध्वस्त झालेल्या पताका या त्या समुद्रातील लहान लहान लहरीप्रमाणे होत असे त्या रणरुपी समुद्राकडे पाहिल्यावर वाटत होते तसेच शस्त्रे ही मेघाप्रमाणे समुद्रातील सर्वांची वेटाळी होती क्रोधाने जलचर प्राणी होते अंगावर कृष्णवर्णाची चिलखते घातलेले योद्धे हे त्या समुद्रातील भयकारी उदक होते असेच त्याकडे पाहताना वाटत होते रणभूमीवर नाचणारी कबंधे म्हणजे त्या रणरुपी समुद्रातील भोवरे असून त्यामध्ये सैन्यातील लोकांची गळून पडलेली भ्रमण करीत होते आवाज होत असून त्यामुळे बाकीचे सर्व आवाज लुप्तप्राय झाले होते समरांगणात खालीवर उडणाऱ्या शिरांची शकलेही उसळणाऱ्या पाण्याच्या बिंदूप्रमाणे दिसत होती सैन्यातील चक्रव्यूह हे भोवरे असून त्यामध्ये वीरांची शवे ओढक्या प्रमाणे फिरत होती टणकत्यार करणारी धनुष्य हीच जणू सर्पाची वेटोळी असून ती उलथून टाकण्यासाठी मोठमोठे शूर योद्धे झटत होते रूपी लाटा जोराने पाताळातून ला वर उसळत आहेत की काय असा भास होत होता रणभूमीवर वर खाली उडणारी छत्रे आणि पताका या जणूच्या रणरूपी समुद्राचा फेस होता रक्तांच्या नद्यांच्या प्रवाहातून रथरूपी वृक्ष वाहत चालले होते रणभूमीवर मरण पावणाऱ्या शेकडो वीरांचे रक्त हत्तीच्या अंगाप्रमाणे वर उसळत होते तसेच सैन्य हा पाण्याचा प्रवाह असून हत्ती घोडे ततील असंख्य जलचर होत रामचंद्रा तो भीषण रणसंग्राम आकाशातील गंधर्व नगराप्रमाणे लोकांना मोठा आश्चर्यकारक वाटत असून प्रलयकाळाच्या भूकंपामुळे कंपित होणाऱ्या पर्वताप्रमाणे तो चंचल दिसत होता कल्पांत काळाच्या समुद्रातील तरंग हे त्या गंधर्व नगरातील पक्षी समरांगणात मरून पडलेले हत्तींचे समूहित्याचे तट समरभूमीवरील भयंकर ध्वनीमुळे भिवून गेलेले लोक हे मृगांचे समुदाय असून भीतीग्रस्त झाल्यामुळे ते घुरघूर असा आवाज करत होते त्या रणसंग्रामातील वीरांच्या धनुष्यावरून सुटणारे हजारो बाण ही जणू टोळ झाड असून वृक्षावरील पानाप्रमाणे ती सैनिकांना खाऊन फस्त करते उड्डाण करणारे रणांगणातील अश्व हे त्या गंधर्व नगराच्या आसपासच्या अरण्यातील शरभ होत बाणांचे समूह ही त्या अरण्यातील भूमी होती त्यात भ्रमरांचा सतत ध्वनी चाललेला असून तसेच व्याग्रांचे ध्वनी हे त्या अरण्यातील गुहामधून चालणारे गुरुगुरू असे शब्द करत होते सैन्यातील हत्ती हे मेघ असून मोठमोठे वीर हे सिंह होत रणसंग्राम चालला असताना उडणाऱ्या धुळीचे आकाशात गेल्यावर मेघ बनत होते सैन्य रुपी शिखरे ह्या रणांगणावर गळून पडत होते मोठमोठे रथ उद्ध्वस्त होऊन पडत होते हजारो खडगांचे तुकडे होऊन त्यांचा खच पडत होता वीर पुरुषांचे तुटून पडणारे हात पाय आकाशात उडणाऱ्या पुष्प दिसत होते पथाकार आणि छत्रे आकाशात उडत राहून ती मेघाप्रमाणे दिसत होती समरभूमीवर वाहनाऱ्या रक्ताच्या नद्यामधून वाहत जाणारे हत्ती मोठ्याने चित्कारच होते अशा रीतीने तो संग्राम कल्पांताप्रमाणे जगताचा ग्रासच करून टाकणार की काय असा होता ध्वज छत्र पताका रस वगैरे अस्ताव्यस्त उडत होते लखलखेत खडगांचे समूह सूर्य चमकत होते त्यावेळी कल्पांताच्या भीतीमुळे तेथील सर्व वीरांचे प्राण व्याकुळ झाले असून त्यांची मने अतिशय खिन्न होऊन गेली होती त्या रणातील वीरांच्या हातातील धनुष्य हे पुष्कर खडगांच्या परसलेल्या धारा ही वीज असून त्याने सर्व आकाश व्यापून टाकलेले होते छिन्न भिन्न झालेल्या वीरांच्या अंगातून वाहणाऱ्या रक्ताचा तेथे समुद्रच बनलेला असून त्यामध्ये गजेरूपी कुलपर्वत वाहून जात होते आकाशात उडणाऱ्या रक्ताच्या कणामध्ये दुसऱ्या रक्ताचे कण मिसळत असून ते ताऱ्याप्रमाणे चमकत होते वीरांच्या हातातून सुडलेली चकरे ही जणू लहान लहान असे कृत्रिम पाण्याचे पाठच असून ते आकाशातील मेघामध्ये भोवऱ्याप्रमाणे फिरत होते अस्त्रूपे कल्पांत अग्नीने दग्ध झालेले सैन्य लोकांतराला जाण्याची तयारी करत असल्याचे दिसत होते खडगाचे समूह हीच कुणी वज्रे असून त्यांच्या वर्षावामुळे भूतलावरील स्वच्छ पर्वत छिन्न भिन्न केले जात होते प्रचंड आकाराच्या हत्तींच्या पायाखाली हजारो सैनिक चिरडले जात होते कोट्यवधी बाण हे मेघ असून त्यांच्यामुळे भूतल आणि आकाश आच्छादित केले गेले होते त्या रणातील मोठमोठी सैन्य ही प्रचंड समुद्राप्रमाणे असून ते समुद्र क्षुब्ध होऊन एकमेकांवर आपटू लागल्यामुळे त्यांचा भयंकर ध्वनी निर्माण होत होता प्रलयकाळाच्या प्रचंड वायूमुळे उसळणाऱ्या जलसर्पांनी पर्वत वेढा द्यावा त्याप्रमाणे एकमेकांवर शस्त्रांचे प्रहार करणाऱ्या वीरामुळे ती रणभूमी व्याप्त झालेली होती शूल खडग चक्र शर शक्ती गदा भृशुंडी भु, भु, प्रास वगैरे तेजस्वी आयुधे एकमेकांवर आदळत असून त्यांचा होणारा प्रतिध्वनी भीषण होता कल्पांत प्रचंड वायूमुळे जगातील सर्व वस्तू दशदिशांना भ्रमण करू लागतात त्याप्रमाणे तेथील रणसंग्रामाची स्थिती झालेली होती इतिश्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे श्री वासिष्ठ म्हणाले रामा अशा रीतीने दोन्ही सैन्यातील वीरांचे असे घनघोर युद्ध चालले असताना रणभूमीवर वीरांकडून सोडल्या गेलेल्या बाणांचे पर्वतपाय ढी पडले होते दोनों पक्षातील भित्रे सैनिक घायलते जीव वच दशदिशां पढ़त होते शेकड़ो हत्ती मरुण पड़ेसुवान खच पड़ा होता तशात मेघांच समुदाय विश्रांति घर होते समरंगणत सर्वत्र रक्तातेठच पाठवाहत यक्षस राक्षस पिशाच्य वगैरह भूते रक्तमांसा यथे ताव मरने घुन ग काही काल लोटल्यानंतर दोन्ही सैन्यातील धर्मनिष्ठा चारित्र्य ओज, शौर्य वगैरे गुणांनी युक्त असलेल्या आणि आपली आपल्या कुलाची कीर्ती वृद्धिंगत करणाऱ्या तालेवार क्षत्रीय वीरांची एकमेकांशी द्वंद्व योद्धे सुरू झाली मेघाप्रमाणे गर्जना करणारे ते वीर योद्धे एकमेकांवर तुटून पडू लागले आणि पूर आलेल्या नद्या एकमेकात मिसळतात त्याप्रमाणे त्या, त्या वीरांनी मोठ्या द्वेषाने परस्परावर आक्रमण सुरू केले एखाद्या हाडाचा सापळा दुसऱ्या हाडाच्या सापळ्यावर आदळावा किंवा एखाद्या अरण्याने युक्त असलेला पर्वत दुसऱ्या अरण्ययुक्त पर्वतावर जोराने आपटावा त्याप्रमाणे हत्तीवर आरूढ झालेले वीर एकमेकांवर शस्त्रप्रहार करू लागले एखाद्या समुद्रातील प्रचंड लाटा एकमेकांवर मोठ्याने आवाज करीत आणि वेगाने आदळाव्यात तसेच सैन्यातील घोडेस्वार शत्रुपक्षावर स्वारा, चालून जाऊन चढाई करू लागली कळकाची बेटे एकमेकांवर आपटावीत किंवा दोन विरुद्ध दिशाकडील वाऱ्याचे प्रवाह एकमेकांवर आदळावेत त्याप्रमाणे दोन्ही सैन्यातील पायदळे एकमेकांना भिडून युद्ध करू लागले ज्याप्रमाणे देवाने उडवलेले नगर असुरांच्या नगरावर जाऊन आदळावे त्याप्रमाणे रथी रथांबरोबर संग्राम करू लागले त्यावेळी त्यांच्याकडून रथांचा चुराडा होऊ लागला धनुर्धरी वीरांच्या धनुष्यावरून सुटणाऱ्या बाणांचा वर्षाव चालला त्या आकाशात बाणांचे अपूर्व मेघ उत्पन्न होत होते तसेच धनुर्धराच्या हातातील पताका उंच उडत असून त्यामुळे आकाश आच्छादित केले जात होते काही योद्धे हो आपणापेक्षा श्रेष्ठ अयोध्ये धारण करणाऱ्या युद्ध करता करता अगदी टेकीस येऊन अखेर रणांगणातून युक्तीने पळ काढत होते परंतु पळता पळता ते कल्पांत काळाप्रमाणे भीषण अशा पेटलेल्या संग्रामात जाऊन पडत होते चक्रे धारण करणारे योद्धे चक्रधराबरोबर धनुधर धनुर्धरा बरोबर खडगे धारण करणारे खडग धारण करणाऱ्या बरोबर भ्रुशोंडे नामक आयुध धारण करणारे भ्रुशोंडे धारकाबरोबर मुसळधर मुसळधारका बरोबर भाले घेऊन लढणारे भाले धारण करणाऱ्या बरोबर वृष्टी नामक आयुधासह असणारे वृष्टीधरा बरोबर जमबिया धारण करणारे जमबियानी लढणाऱ्या बरोबर मुदगरधारी मुदगर धारण करून असलेल्या बरोबर गदा गदारण करणारे गदाधराबरोबर शक्ती नावाचे आयुध धारण करणारे तसेच आयुध घेऊन युद्ध करणाऱ्याबरोबर शूलधारी शूलधराबरोबर ग्रास प्रास नामक आयुध धारण करणारे प्रासधराबरोबर कुऱ्हाडी धारण करणारे वीर कुऱ्हाडी धारण करणाऱ्या वीराबरोबर गोफणधारी गोफणधारकाबरोबर लाठीधारी लाठी धारण करणाऱ्याबरोबर पाश धारण करणारे पाशधारकाबरोबर शंकुधर शंकुधराबरोबर क्षुरी का धारण करणारे क्षुरीका धारण करणाऱ्या बरोबर भिंदी भिंदी पाल नामक अयोध्ये धारण करणारे भिंदी पालक धारकाबरोबर वज्रमुष्टीच्या सहाय्याने युद्ध करणारे वज्रमुष्टी धारकाबरोबर अंकुशधारी अंकुशधरा बरोबर हलधर हलधरा बरोबर त्रिशुलधारी त्रिशुल धारकाबरोबर साखळ दंडाने युद्ध करू पाहणारे श्रृंखला धारकाबरोबर अशा प्रकारे समसमान आयुधे धारण करणारे योद्धे एकमेकांशी युद्ध करत असून ते क्षुद्ध झालेले वीर कल्पांत काळाच्या समुद्रावरील भयंकर लाटाप्रमाणे दिसत होते त्या ठिकाणच्या आकाशाला समुद्राचे शोभारी होते होती वीराकडून फेकली जाणारी चक्रे ही त्या समुद्रावरील भोरे बाणांचा वर्षाव हा वायू वाय। भ्रमण करणारी खडगे ही त्या समुद्रातील मकर तसेच पृथ्वी आणि आकाश यांच्यामधल्या प्रदेशात तेजस्वी आयुधे संचार करीत असल्यामुळे ती जलचराप्रमाणे भासत होती अशा रीतीने समुद्राप्रमाणे दिसणारा तो प्रदेश देवांनाही दुस्तर झाला होता ज्यामध्ये विद्या बुद्धी बल शौर्य अश्व अस्त्रे रथ आणि धनुष्य असे आठ प्रकारचे सामर्थ्य एकवटलेले होते अशा तऱ्हे दोन्ही पक्षातील सैन्यामध्ये समान योग्यतेचे योद्धे एकमेकांबरोबर मोठ्या आवेशाने युद्ध करत कर होते तसेच दोन्ही पक्षाकडील अर्धे अर्धे सैन्य झुंजत होते त्याचवेळी सैन्य विभागांचे अधिपती म्हणजे सिंधू राजा आणि विदुरथ राजा हे दोघे एकमेकांवर त्वेषाने चाल करून निघाले होते त्या दोन्ही राजांच्या सहाय्याला आणखी कोणकोणते लोक आले होते ते मी आता हे रामचंद्र तुला सांगतो नीट ऐक लिलेचा पती जो पद्मराजा म्हणजे आताचा विदुरथ राजा त्याचे सिंधू राजा बरोबर युद्ध चालले होते विदुरथाच्या पक्षाला पूर्वादी दिशांमधून गुढीर योद्धे येऊन मिळाले होते पूर्वेकडील कोशल काशी मगध मिथिल उत्कल मेखल कर्क मुद्र संग्राम शौंडक मुख्य हिम रुद्रमुख्य ताम्रलिप्त प्रागज्योतिष्य वाजीमुख आंबष्ठ पुरुषादक वर्णकोष्ठ सविशत्र आमविनाशन व्याप्रवर्त किरात सौवीर आणि एकपादक या दिशातील होते तसेच माल्यवान शिबीर, अंजन वृषल ध्वज पद्मान्य उदयगिरी या सात पर्वतांमध्ये राहणारे रानटी लोक आले होते आग्नेय दिशेकडील विंध्यादी पर्वतामध्ये असलेले चे वत्स दशार्ण अंग उपवंग करिंग पुंड्र जठर विदर्भ मेखल शबर कर्ण त्रिपूर कंटक, कोमल कर्ण आंध्र चौलिक चर्मणवती नदीवरील प्रदेश काकळ हेमकुड्य श्व श्मश्रुधर बालिग्रीव महाग्रीव किष्किंध, नालिकेर या देशातील वीर आले होते दक्षिण दिशेकडील विंध्य कुसुमापिढं महेंद्र दर्दूर मलय सूर्यवान या पर्वतामध्ये राहणारे राजे तसेच दक्षिण दिशेतील अवंती शांबवती दशपूर कथा चक्र रेशीक तूर कच्छप वनवास उपगिरे भद्रगिरे नगर दंडक गणराष्ट्र नृराष्ट्र साह शैव ऋषमुक कर्कोट वनबिंबिल पंपा केरक कर्क बरीक स्वेरिक यासिक धर्मपत्तन पंजीक काशिक तृष्ण खल्लुल, याद ताम्रपर्ण गोनर्द कनक, दीनपत्तन ताम्रिक दंभर कीर्ण, सहकार एण्डक वितुंड, तुंब वनाल जीनद्वपे कर्णिक कर्णिकाभ शिबी कौकण चित्रकूट कर्णाट मंट वटक महाकटकिक को, आंध्र कोलगीरी, अवंतिक को, विचेरिक, को, चंड देवनक प्रवंच वाह ह्या देशातील लोक तसे चित्रकूट पर्वताच्या क्षीलाक्षार उदभ नंदमर्दन मलय या शिखरावर राहणारे लोक ज्यांना लंकेतील राक्षस असे म्हणतात तेही आले होते नैरुत्य नामक मोठे राज्य तसे सिंधु सुवीर शुद्र अभीर द्रविड़ कीटक सिंड कलिूह लोक हेमगिरी रैवतक जयकच्छ मयवर या पर्वता में यवन बालिक मार्गण अवंत धूम्र तुंबक लाज गिरीवासी अब्धितोक नियोत या देशातील लोक तसेच पर्वतामध्ये राहणारे लोक हे सर्व विद्युरथ राजाच्या पक्षात समाविष्ट झालेले होते लिलेच्या पतीच्या म्हणजे विद्युरथ राजाच्या विरुद्ध पक्षात पुढील देशातील लोक येऊन मिळाले होते पश्चिम दिशेकडील मणिमान कुरापर्ण वनर्क मेघभव चक्रवान आस्त पर्वत या पर्वतामधील काशब्राह्मणांच्या देशात नजीक असलेले पंचजन तसेच भारक्ष पारक शांतिक शिबी याच्छ आमरक भूहूत्व नियम हैह हो, सुह्य गाय ताजिक फूड कथक देशाचा शेजारी असलेले कर्क गिरिपर्ण वम त्याचप्रमाणे वर्णाश्रम मर्यादेचा त्याग केलेल्या म्लेंछ जाते त्याच्या पलीकडे दोनशे योजने भूमी पसरली असून त्याच्या पलीकडे मोते आणि मणी यांनी युक्त असलेला महेंद्र पर्वत लागतो त्याच्यापुढे शेकडो पर्वत असून अश्वनावांचाही एक प्रचंड पर्वत आहे त्याच्या पलीकडे मोठा समुद्र असून त्याच्यापुढे पारियात्र पर्वत आहे या सर्व पर्वतांमधील अनेक जातींचे लोक सिंधूराजाच्या पक्षास येऊन मिळाले होते तसेच वायव्य दिशेकडील पुढील देशातून अनेक योद्धे आले होते गिरीमती वेणुपती नरपती फलगुणक मांडव्य अनेक नेत्रक पुरुकुंद पार भानु, मंडल भावन वनमिल नलिन दीर्घ यातील लोकांचे केस आणि बाहू विस्तीर्ण होते रंग स्थनिक, गुरुह चलुह जातील लोक गोमांस भक्षण करणार होते आणि त्या ज्यावर स्त्री राज्य करीत होते असे स्त्री राष्ट्र उत्तरेकडील हिममान क्रौच हैलास मधुमान वसुमान आणि मेरू या पर्वतांच्या दोन्हीकडील पायथ्याशी असणारे रानटी लोक तसेच मद्रवार मालव शूरसेन अर्जुन त्रिगत आणि शूद्र या वंशातील राजे अबल प्रखल शाक क्षेम ध्वे दशधनाग वस्वन्य दंडाह न्यसन धान सरक वाटधान अंतर्दिप गांधार अवंती, सुर पुष्कर नावाच्या देशातील प्रसिद्ध योद्धे हेही आले होते त्याचप्रमाणे नाभिपती नाभिमती तीक्ष कालवर काहक सुरभूती रातिकादर्शक अंतरादर्श पिंगल पांडव्य यामुन यातुधानक मानव नांगर हेमताल स्वस्वमुख हिममान वसुमान ग्रौंच कैलास वगैरे देश त्याच्या पलीकडे अजनपद नामक 8000 हजार योजने विस्तारलेला देश होता ईशान्य दिशेकडील पुढील देशातील लोक आले होते कालुत ब्रह्मपुत्र कुणीद खादिन मालव राज्य, वन राष्ट्र केडवस्त सिंहपुत्र साव कच्छ पलवह कामीर दरद अभिस असद जारवाक पलवल कुवी कौतुक किरात यामुलि त्या पलीकडीलवर्णभूमी त्यापुढे विश्वावसूचे सुंदर मंदिर त्याच्या पलीकडे कैलासभूमी आणि ज्यातील भूभाग विद्याधर आणि अमर यांच्या विमानाप्रमाणे दिसतो असा मंजूवन पर्वत स्थित होता या सर्व देशातील लोक सिंधू राजाच्या बाजूने युद्ध करण्याकरता आले होते इतिश्री वासिष्ठ महारामायणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग छत्तीस सर्ग सदतीस श्री वशिष्ठ पुढे सांगू लागले हे रामचंद्रा ज्या भिन्न भिन्न देशातील आणि निरनिराळ्या ठिकाणच्या राजांचे आणि लोकांचे वर्णन मी आतापर्यंत तुला सांगितले ते सर्वजण त्या रणांगणात मोठ्या ईर्षेने युद्ध करत होते त्यातील हजारो योद्धे हे अहमहमकीने आणि आत्मविश्वासाने युद्ध करण्यात दंग झालेले असून हजारो वीर आणि हत्ती त्या रणरूपी अग्निकुंडात टोळाप्रमाणे भस्म होऊन जात होते ज्या मध्य प्रदेशात हे युद्ध चालले होते त्याच्या भूताच्या निरनिळा देशांचे आणि त्यातील लोकांचे मी वर्णन केले परंतु प्रत्यक्ष मध्य देशातील राजांचे वर्णन मी अजून पर्यंत केलेले नाही तर ते आता करतो ऐक प्रथम विदुरथ राजाच्या पक्षाला कोणकोणते लोक आले होते ते मी सांगतो शूरसेन गुढ अश्वध उत्तम ज्योती भद्र मदमध्यलुक अकोद्य मालस्य दौद्रे दौधनेय पिपलायन मांडव्य पांडुनगर सौग्रीव गुरुग्रह पारियात्र कुराष्ट्र यामुन उदंबर राज्य उज्जिहान कालकोट माथुर पांचालक, धर्मारण्य, उत्तर पांचालक दक्षिण पांचालक कुरुक्षेत्र सारस्वत या देशातील लोक विदुरथाच्या बाजूने युद्ध करत होते अवंती देशातील मोठमोठ्या मोड़ योद्ध्यांच्या रथसमूहावर कुंत आणि पांचनद या देशातील योद्धे शस्त्रफेकीत होते आणि त्यामुळे त्यांचे रथ म्हणून मोठमोठ्या मोड़ पर्वतातील दऱ्यामध्ये पडले वस्त्रवती देशातील योद्ध्यांनी कोशभ्र ब्रह, पोष ब्रह्मावस या देशातील लोकांना छिन्न भिन्न केले आणि ते जमिनीवर पडले असतानाच गुन्वत्त हत्तीच्या पायाखाली चिरडले गेले दशपूर देशातील शूर योद्ध्यांचा बाण देशातील वीराकडून पाठला केला जाऊन ते अखेर शस्त्राने छिन्न केले गेले आणि नंतर एका दूरच्या डोहामध्ये त्यांची डोकी आणि पोटाचे कोथळी जाऊन शांतिक देशातील सैनिक शत्रूकडून फाडले गेल्यामुळे शांत झाले आणि त्यांच्या शरीरातील गर्जना करणाऱ्या युद्ध निपुण देशातील सैनिकांना पादाक्रांत करून समरांगणातील डबक्यामध्ये कासवाप्रमाणे फेकून दिले बाणाने विध झालेली हरणे जशी वनात सुसाट पळस होतात त्याप्रमाणे दंडिका नगरातील चपळ योद्धे युद्धांचे बांड रक्ताने झाडांच्या पानाप्रमाणे वाहून जात होते चीन देशातील सैनिक शत्रूच्या सैनिकांनी मारलेल्या बाणामुळे घायाळ होऊन पडले होते त्यांचे जड देह समुद्रामध्ये फेकून देण्यात आले कर्नाटक देशातील उत्तम वीरांच्या हातातील भाल्यांच्या माऱ्यामुळे नलद देशातील शूर सैनिकांची डोकी भग्न होऊन त्या आकाशातून गळणाऱ्या तारकापुंजाप्रमाणे दिसू लागली दाशक शक यांचे युद्ध चालले असून मकर विहातील हत्तींच्या धडाडीमुळे त्यांच्या हातातील शस्त्रे नष्ट होऊन त्यांनी मोठमोठ्या आरोळ्या मारत केशाकेशी युद्धाला आरंभ केला होता पाश देशातील युद्ध युद्धप्रविणाने टाकलेल्या शृंखलाच्या जाळ्यांच्या भीतीमुळे दशार्ह देशाने सैनिकांनी पळ काढला होता आणि वेताच्या मुळाशी लपून बसणाऱ्या माशाप्रमाणे त्या अखेरीस रक्ताच्या चिखलामध्ये गडप होऊन गेले तंगण देशातील वीराने आपल्या उंच उंच खडकांच्या आणि शंकूच्या सहाय्याने केलेल्या प्रहारामुळे गुर्जर सैन्य ठार केले आणि त्यांच्या स्त्रियावर केस ओढून तोडण्याची पाळी आणली वीरांच्या हातात शोभणाऱ्या खडगाप्रमाणे ज्यांची कांती आहे असे मेघ अरण्यावरील ओढलेल्या शरधारांचा वर्षाव केला गायीचे कळप हिरवेगार गवतखाण्यासाठी तुटून पडतात त्याप्रमाणे ज्याने आपल्या तेजाने सूर्यावरही नीलवर्ण पसरला होता अशी भ्रुशुंडी नामक शस्त्र धारण करणारे लोकांचे शत्रु होता असा ताम्र नामक यवन देशातील सेनारुपी स्त्रीचे केस ओढून आणि तिच्यावर नखांचे आघात करून गौड विराने तिचा उपभोग घेतला भासक देशातील वीराने मोठमोठ्या पर्वतांनाही विदीर्ण करू शकतील अशा प्रकारची चक्रे रणांगणात तंगण देशातील वीरावर फेकली आणि त्यांना छिन्न भिन्न करून त्यांची प्रेते कंक आणि घृद्र पक्ष्यांच्यामुळे त्यांचे भक्ष्य म्हणून फेकून दिले। समरभूमीवर युद्ध चालले असताना एक गौड देशातील वीर पुरुष तोंडाने गुड गुड असा आवाज करीत आणि आपल्या हातातील काठे गरगर फिरवत शत्रूच्या सैन्यावर चाल करून गेला आणि त्याचा तो भयंकर आवेश पाहून आणि आवाज ऐकून गांधार देशातील सेना रूपी गाईजे देशातील भ्याड लोकांप्रमाणे पळत होते शकदेशातील सैनिकांचा एक समूह पारसिक लोकांवर जोराने हल्ला करत होता आणि त्यांचा वर्ण आकाशाप्रमाणे निळा असल्याप्रमाणे तो, तो सेना चा मंथन चालले असता त्यावरील अरण्य दिसत असत त्याप्रमाणे शत्रूपी हिमालय पर्वतावर फेकलेली आयुधे दिसत होती समरांगणातील वीरांच्या हातातून फेकली जाणारी शस्त्रे भूमीवर प्रेक्षक गणांना मेघांप्रमाणे दिसत होती तसेच आकाशातील प्रेक्षकांना ते समुद्रातील तरंगाच्या समूहाप्रमाणे दिसत होते आकाशात उगणारी शुभ्र छत्रे म्हणजे जणू शेकडो चंद्र आणि बाण हे जणू टोळा इतके काय असे वाटत होते तसेच शक्तिरूपी आयुध्यामुळे ते आकाश वृक्षाने गच्च भरून गेलेल्या आरण्याप्रमाणे दिसत होते केकय देशातील लोकांनी आपल्या शत्रूंना मद्य धुंद झालेल्या सैनिकाप्रमाणे ओरडायला लावले कंक शूर शूरवीराने आपल्या शत्रूंची मस्तके धडापासून वेगळी करून ती रणांगणातील धुळीमध्ये लोळवली आणि त्या मस्तकाना या प्रकारे कंक पक्षाचे भक्ष्य बनवले किरात देशातील सेनारुपी तरुणींचा कलकल असा मंजूळ ध्वनी ऐकून अंग देशातील सेनारुपी तरुण वीरांच्या अंगातील वीर स्फुरण पावले आणि भैरवाप्रमाणे मोठ्याने गर्जना करत त्यांच्यावर तुटून पडले वायूचा झोत धुळेला उडवून उड़ू, राहतो त्याप्रमाणे काश देशातील सैनिकांनी मायेने शत्रूंना जर्जर केले नेध्याने आपल्या शत्रूवर शस्त्रांचे प्रहार करून त्यांना पराभूत केले आणि विजयानंदाने उन्मत्त होऊन त्यांनी नाचण्या बागडण्याला आणि गायन करायला आरंभ केला शत्रू पक्षाकडे शक्ती नामक आयुध्याना घुंगर लावण्यात आले असल्यामुळे त्या शक्तीचा जेव्हा बर्षाव करण्यात आला तेव्हा त्यांचा किणकिण असा ध्वनी येऊ लागला उलट शार्व देशातील सैनिकांनी त्या शक्तीवर बाण फेकल्यामुळे जो वायू उत्पन्न झाला त्यामुळे त्या शक्ती फुटून त्यांचे बिंदू पृथ्वीवर गळू लागले कुंत देशातील वीराने शिबी देशातील सैनिकांवर आपल्या भाल्याने प्रखर मारा करून त्यांच्या शरीराकडे शरीराचे तुकडे केले परंतु त्यांची प्रीते रणांगणात पडून त्यांना जेव्हा अंतरिक्ष मार्गाने नेण्यात आले तेव्हा ते विद्याधराप्रमाणे दिसू लागले अहीन देशातील सेना अतिशय शूर आणि रणात की गाजवणारी होती तिने पांडू नगरातील सैनिकाशी लहानशी चकमक करून तिला जमीन दोस्त केले हत्तीचे कळप वृक्ष समुदायानं उपटून टाकतात त्याप्रमाणे पंचनाद देशातील उन्मत्त सैनिकांनी भाले हत्तींचे सुळे आणि वृक्ष वगैरेच्या सहाय्याने झुंजण्यात दक्ष असलेल्या शत्रूच्या वीरांना ठार केले निपदेशातील वीराने ब्रम्हणी वच्छनक या देशातील सैनिकांवर चक्रांचा मारा वारंवार करून त्यांना त्यांच्या घोड्यासकट जमिनीवर लोळवले आणि त्यामुळे ते सैनिक प्रफुल्लित वृक्ष कर्वतीने कापडे जावे त्याप्रमाणे दिसू लागले जठर देशातील सैनिकांनी श्वेतकाग देशातील लोकांची मस्तके कुऱ्हाडीने तोडून टाकली त्या जठर देशातील सैनिकावर त्यांच्याजवळ असलेल्या भद्रराजाने बाणरूपी अग्नीचा वर्षाव करून त्यांना जाळून टाकले मतंग देशातील देशा सैनिक हे जण म्हातारे असून ते काष्ट देशातील सैनिक रूपी चिलखतात चापडून गारद झाले होते खाक होतात त्याप्रमाणे ते हत्ती रूपी मतंगवासी युद्धाच्या अखेरपर्यंत गडद झाले होते स्त्री गर्त देशातील योद्ध्याकडून कोंडले गेलेले मित्र देशातील सैनिक हे आकाशात गवताच्या पेंड्याप्रमाणे फेकले जाऊन पाताळात प्रवेश करण्याकरता जणू खाली डोके आणि वर पाय करून पडले मातारे हत्ती चिखलात रुतून बसावेत त्याप्रमाणे समुद्राप्रमाणे मगध देशातील अफाट सेना समुद्राच्या पोटात गडप होऊन गेले उद्ध्वस्त होऊन रस्त्यावर पडलेल्या फुलांचा टवटवेतपणा सूर्याचे प्रखर किरण ज्याप्रमाणे हरण करून घेतात त्याप्रमाणे चेदे देशातील वीराने संगण देशातील सैनिकांना रणांगणात लोळवून त्यांचे प्राणहरण केले पुरु देशातील वीराने कोशल देशातील योद्ध्यावर गदा प्रास शर शक्ती या आयुध्यांचा वर्षाव करून त्यांना जेरी आणले परंतु कोशल देशातील वीर शत्रूच्या बाणाने जरी घायल झाले होते तरी त्यांच्या पराक्रमामुळे ते विस्मित झाले नाहीत त्यांनी पर्वताचा आश्रय केला आणि त्यावेळी रक्ताने भिजलेली त्यांची शरीरे पोळ्यांच्या बनलेल्या वृक्षाप्रमाणे किंवा बाल सूर्याप्रमाणे आकाशात उडणारे बाणांचे समूह आणि मोठमोठे खडगे यांच्या उत्पन्न झालेल्या वायूमुळे ज्यांची शरीरे कंपायमान झालेली होती असे ते कौशलवीर भ्रमरांच्या समुदायाने युक्त असलेल्या मेघाप्रमाणे भ्रमण करू लागले कोशलवीरांचे हातीही त्यांच्या अंगावर लागलेल्या बाणांच्या समुदायामुळे शररूपी धारा धारण करणारे मेघ शरूपी लोकर धारण करणारे मेंढे किंवा शररूपी परणाने युक्त असलेले वृक्ष असल्याप्रमाणे वनराज्य देशातील सेना ही जणू जरा असून तिच्यामुळे निर्भर झालेले कंदाक देशातील सैनिकरूपी जंतू मृदू तंतूप्रमाणे तुटून गेले रणांगणात कित्येक ठिकाणी रथांची चाके चक्काचूर होऊन तिथल्या खड्ड्यातून पडले होते अरण्यातील पर्वतावर मेघ आदळतात त्याप्रमाणे शत्रुसैन्यातील लोक त्या चाकांवर आदळून खारी पडत होते दोन्ही पक्षांमधील शाल आणि ताल या वृक्षाप्रमाणे भासणारे योद्धे परस्पराशी बिडून जेव्हा मोठ्या द्वेषाने युद्ध करू लागले तेव्हा त्यांनी एकमेकांची डोकी आणि हातपाय छिजून टाकले त्यामुळे शाखा विस्ताराने शेंडे छाटून टाकल्याने भोंड्या दिसणाऱ्या वृक्षांच्या अरण्याप्रमाणे ते रोन दिसू नंदनवनातील यवन संपन्न अप्सरा मेरू पर्वताच्या आस आसपासच्या अरण्यामधून आणि उपवनामधून पराक्रमी वीरांना आलिंगन देऊन त्यांच्याशी प्रणय क्रीडा करू लागल्या जोपर्यंत एका पक्षातील वीराने आपल्या पराक्रमाने कल्पांत काळाचा अग्नी उत्पन्न करून शत्रू पक्षातील वीरांना दग्ध करून टाकले नव्हते तोपर्यंतच त्यांचे सैन्य रूपी अरण्य मोठ्याने गरजत राहिले पिशाच्या सेनेने युक्त असलेल्या दशार्ह देशातील लोकांचा भूत करून शस्त्रे भीतीग्रस्त झालेल्या गायीच्या वासराप्रमाणे कान पाडून त्यांनी रणांगणातून पळायला आरंभ केला जिगेशवन देशातील पराक्रमी योद्ध्याने काशी देशातील राजाला युद्धात ठार केले त्यामुळे सरोवरांना शुष्क करणाऱ्या ग्रीष्म ऋतूतील सूर्याच्या प्रखर तापमुळे ज्याप्रमाणे त्या सरोवरातील कमळे कोमेजून जातात त्याप्रमाणे काशी देशातील लोकही निष्ठेज होऊन गेले तुपाक देशातील सैनिकावर मेशल देशातील वीराने शरळ शक्ती मुदगर खटग इत्यादी शस्त्रांचे प्रहार करून त्यांना जर्जर करून सोडले कटकच्छन कटकच्छलन देशातील लोकांना नरक देशातील सद्वर्तुनी माणसाचे गुण दुर्बल होऊन जातात त्याप्रमाणे अगदी जेरीस येऊन गेले एखाद्या सरोवरातील कमळे उमटून एखादा माणूस पळून जातो त्याप्रमाणे बाहुध्यान देशातील वीरावर बाळांचा वर्षाव करून देशातील योद्धे त्यांची मस्तके हरण करून निघून गेले ज्याप्रमाणे सभेमध्ये वाद करणारे पंडित पुष्कळ वेळ पर्यंत भाषण केल्यानंतरही उद्विग्न किंवा पराभूत होते त्याप्रमाणे सरस्वती नदीच्या तीरावर राहणारे दोन्ही पक्षातील योद्धे सूर्यास्तापर्यंत आपसात पुष्कळ झगडले परंतु त्यापैकी कोणालाही जयापयाजयाचा वाटा प्राप्त झाला नाही सर्व देशातील योद्ध्यांना त्यांच्या शत्रूने पळवून लावले होते परंतु लंकेमधील राक्षसांच्या सैन्याची त्यांना आयत्यावेळी जोड मिळाल्यामुळे ते सर्व योद्धे शत्रूबरोबर युद्ध करण्यासाठी परत फिरले आणि शांत झालेल्या अग्नीमध्ये लाकडे टाकल्यावर तो जसा प्रदीप्त होतो त्याप्रमाणे त्याने शतपटीने अधिक पराक्रम केला अशा रीतीने हे रामा त्या रम समरभूमीवर रणकल्लोळ माजून राहिला होता परंतु त्यांचे खरोखर यथास्थित वर्णन करायला दोन हजार जिव्हाने युक्त असलेला प्रत्यक्ष शेष ही समर्थ ठरणार नाही मग माझ्यासारख्याची काय कथा इथे श्री वासिष्ठ म्हणाले हे रामा अशा रीतीने तो रणसंग्राम मोठ्या इर्षीने चालला त्या दिवशी जे योद्धे विजयी झाले ते मोठ्या आनंदाने आरोळ्या मारत दंड थोपटत होते परंतु जे योद्धे पराभव पावले ते भीतीग्रस्त होऊन गेले होते दगडांचे समूह वर फेकले जात होते आणि काही ठिकाणी ते वरून खाली पडत होते त्यावेळी ते, ते रक्तांच्या नद्यामध्ये कोसून त्यांच्या आघातामुळे त्यातील कमळे छिन्न भिन्न होऊन जात होते रणभूमीतील रक्ताच्या नद्यांमधून निरनिराळ्या देशातून बाणांचे समुदाय वाहत चालले होते आणि त्या बाणांची टोके एकमेकांवर आपटून त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या अग्नीच्या ठेणग्यावर त्यावेळी आकाशाला समुद्राची शोभा प्राप्त झाली होती हजारो विरांची तुटलेली शिरे ही त्यामधील कमरे वीरांच्या हातातील चक्रे हे भोवरे आणि हजारो खडगांचे समुदाय हे आकाशगंगेप्रमाणे दिसत होते त्या समुद्रामध्ये हजारो शस्त्रूपी आकाशगंग आकाशात उडालेले उडाले हजारो शस्त्रे मेघाप्रमाणे दिसत असून वायूच्या संचारामुळे त्यांच्यातून मेघ गर्जनेप्रमाणे गंभीर शब्द चाललेला होता तसेच अरण्यातील माकडांची पृष्ठे त्यावर रक्त उडाल्यामुळे ती लाल भडक झाली असून पावसाळ्याच्या आरंभी त्यांच्या ठिकाणी कामविकार उत्पन्न झाल्याची ही खूण त्यावेळी दिसू लागली होती आणि या दोन गोष्टीमुळे प्रलयकाळात समीप आलाय की काय असे आकाशातील सिद्धांना म्हटले आता दिवसाचा केवळ आठवा भाग अवशिष्ट राहिल्यामुळे सूर्याचे किरण कोमन भासू लागले आणि शस्त्राने घायल झालेल्या वीराप्रमाणे दिवस क्षीण झाला उभय सैन्यातील हत्ती आणि घोडे अगदी दमून गेले होते शस्त्रे भग्न झालेली होती आणि त्यामुळे त्यानंतर दोन्ही पक्षातील सैन्यांच्या राजांनी आपापल्या मंत्र्यांची विचारनिर्मि करून संध्याकाळ झाल्यामुळे नेहमीच्या पद्धतीप्रमाणे युद्ध काही का बंद ठेवण्याची सूचना देण्यासाठी परस्पराकडे दूत रवाना केले सर्व सैनिक दिवसभर चाललेल्या युद्धामुळे अतिशय दमून गेलेले असल्यामुळे युद्ध थांबवण्याची सूचना उभय पक्षातील सैनिकांनाही मान्य झाली त्यानंतर दोन्ही पक्षातील एकेका योद्ध्याने त्यांच्या ध्वजस्तंभावर चढून युद्ध झाल्याचे प्रकट करण्यासाठी शुभ्र निशाण उभारले ते निशाण रात्रीच्या चंद्राप्रमाणे रमणी दिसत होते पुढे दुमधुमीचे प्रचंड आवाज सुरू झाले आणि त्या आवाजामुळे दश दिशा धुमधुमून प्रलयकाळ संपल्यानंतर पुष्कर आणि आवर्त मेघ शांत होतात त्याप्रमाणे युद्ध थांबल्याची सूचना प्रकट कल्यानंतर त्या दोन दुभावकाश शांत झाल्या प्रत्यक्ष युद्ध चालू असताना अंतरिक्षात वाहणाऱ्या बाणांच्या आयुधांच्या नद्यांचे प्रवाह मानस सरोवर पृथ्वीवर वाहू लागणाऱ्या नद्याप्रमाणे हळूहळू भूतलावर येऊ लागले भूकंप ज्याप्रमाणे अरण्यातील वृक्षांची हा हो किंवा शरद ऋतूच्या समुद्र ज्याप्रमाणे शांत होतो त्याप्रमाणे दोन्ही पक्षातील वीरांच्या पराक्रमी बाहूंची हालचाल हळूहळू कमी कमी होऊ लागले प्रलय काळ संपल्यानंतर एकानवाचे अफाट विस्तारलेले जल चारही दिशांना फाकू लागते त्याप्रमाणे त्या अफाट विस्तारलेल्या दोन्ही सैन्यातील वीर रणातून माघारी वळून आपापल्या आप शिबिराकडे जाऊ लागले क्षीरसमुद्राचे मंथन होऊन गेल्यानंतर त्यातून मंदर पर्वत काढून घेण्यात आला आणि समुद्र शांत झाला तशाच प्रकारे दोन्ही बाजूंची सैन्य आपापल्या आप शिबिराकडे जाऊन स्वस्थ विश्रांती घेऊ लागली हे रामचंद्रा अशा रीतीने त्या दिवशी युद्ध समाप्त झाल्यानंतर अगस्ती ऋषींनी समुद्र प्राशन केल्यामुळे ज्याप्रमाणे पृथ्वी शून्य दिसू लागली त्याप्रमाणे सैनिकांची हालचाल नाहीशी झाल्यामुळे ते रणांगणे शून्य आणि भयानक दिसू लागले आणि कीटकांचे शब्द चालले होते जे चा तरंग निर्माण होत होते त्या तरंगाचा घरघर असा आवाज चालूच होता अर्धवट घायाळ होऊन पडलेल्या लोकांच्या किंकाळ्या सुरूच होत्या आणि त्या ऐकून त्यांना परत आणण्यात शेकडो लोक व्यग्र झाले होते रणांगणात मृत होऊन पडलेले आणि खांद्यावर घेऊन जात असताना त्यांची शरीरे हलत असून त्यामध्ये मृत सैनिक जिवंत आहेत की काय अशी भ्रांती उत्पन्न होत होती त्या रणांगणात शेकडो हत्तींच्या राशी अस्ताव्यस्त पडलेल्या देत्या आणि त्यांच्या शरीरावर पर्वतांच्या भ्रांतीमुळे शेकडो मेघ विश्रांती घेत होते कित्येक रस मोडून पडलेले असून वायूने उद्ध्वस्त झाले ते एक अरण्यताय की काय असे वाटत होते रक्ताच्या नद्यामधून शेकडो घोडे आणि हत्ती वेगाने वाहत चालले होते समरांगणावर सर्वत्र शर शक्ती रुष्टी मुसल गदा प्राज खड्ग वगैरे आयुधांचे ढीकच्या ढीक पडले होते तसेच घोड्यांची खोगिरे वीरांच्या अंगावरील वस्त्रे कवचे हातातील ढाले वगैरे असंख्य पदार्थाने ती रणभूमी व्यापून गेलेली होती रथावरील ध्वज चामरे पताका वगैरे वस्तूंचे समुदाय जिकडे तिकडे पसरलेले असून त्याच्या योगाने रणांगणातील शवांची शरीरे आच्छादली गेली होती हजारो वीरांच्या पाठीवरील बाणांचे भाते मोकळे झालेले असून ते सर्पाच्या उघडलेल्या फण्याप्रमाणे दिसत होते तसेच त्या भात्यान वाहणारा वारा कळकाच्या बेटाप्रमाणे आवाज करत होता रणांगणात पसरलेल्या शवांच्या राशीवर बसून मांस खाता खाता पिशाचे समुदाय गाढ झोप घेत पडले होते वीरांच्या मस्तकावरील शिरपेच आणि त्यांची बाहुभूषणे यांचा रणभूमीवर प्रकाश पडलेला असून त्यांच्या निरनिराळ्या रंगामुळे ती रणभूमी इंद्रधनुष्याने व्यापून टाकली असल्यासारखी दिसत होती रणांगणात पसरलेल्या प्रेतांची आतडी फाटून ती कुत्री आणि कोल्ह्या यांच्याकडून फरफरा ओढून नेली जात होती त्या रणक्षेत्रातून वाहणाऱ्या नद्यातून घायल झालेले मरणोन्मुख सैनिक वाहत चालले असून त्यांच्या विवारण्याचा सारखा ध्वनी चालला होता आणि कित्येक जण दात वासून पडले होते कित्येक जिवंत सैनिक रक्ताच्या चिखरामध्ये बेडकाप्रमाणे दडून बसले होते चित्र कवचे ठिकठिकाणी फाटून गेले होते किंवा जखमी झालेल्या मित्र बांधवाकरता आक्रोश करत होते त्या रणभूमीचा मधला भाग बाण आयुधे रथ हत्ती अश्व खोगिरे यांच्या राशीने व्यापून टाकलेला होता झुंजता झुंजता शेकडो सैनिकांची धडे आणि त्यांचे हात अतिशय गंडस्थळातरबी यांच्या दुर्गंधीमुळे जणू त्या प्रेतांच्याही नाकातून पाणी गळत होते प्रचंड आकाराचे हत्ती आणि होडे शस्त्रांच्या आघातामुळे जमिनीवर कोसळून गतप्राण होऊन जात होते कित्येक दुंदुबी रक्ताच्या नद्यामधून वाहत चालल्या असून त्यांचे आवाज बंद पडले होते रणभूमीवर जिकडे तिकडे रक्ताच्या नद्या वाहत असून त्यामधून हत्ती घोडे इत्यादींची तरंगणारी शवे मकराप्रमाणे दिसत रणात मृत्यू पावणाऱ्या योद्ध्यांच्या फुतकारामुळे बाहेर पडणाऱ्या रक्ताची कारंजी उडत होती कित्येक सैनिकांच्या <coughs> तोंडावर आणि डोळ्यावर बाणांचे वर्षा होऊन ते मरणप्राय वेदना होऊ लागल्याने ते सारखा आक्रोश करत होते कित्योद्ध्यांच्या कुशीत बाण लागले असून त्यातून बाहेर पडणाऱ्या चरबीचे आणि मासाचे कंड वाऱ्याबरोबर रक्तात मिसळत राहिल्यामुळे रणभूमीवर रक्ताचे दाट थर सर्वत्र पसरले होते नागतोंड वासून मरणोन्मुख अशा अर्धवट अवस्थेतील हत्ती आपल्या सोडणेमध्ये सैनिकांची धडे पकडत होते हत्ती आणि होडे असून त्यांच्या पायाखाली शेकडो प्रेती तोडवली जात होती रणांगणात घायल होऊन पडलेले सैनिक ओरडत होते आणि त्यांच्या हालचालीमुळे तसेच मरून पडलेल्या सैनिकांच्या प्रेतामुळे क्षुब्ध झालेले रक्त वर उसळत होते त्या ठिकाणी वीर पुरुषांच्या स्त्रिया आपापल्या मृतपतींना आलिंगन देत असताना शत्रू पक्षाकडील सैनिकांच्या शस्त्रप्रहारामुळे मरून पडत होत्या या प्रकारामुळे अनायासेस त्यांचे सहगमनही होत होते समरांगणात मृत होऊन पडलेल्या सैनिकांचे प्रेते तेथून परत आणून त्यांच्या उत्तर क्रिया करण्याकरता राजांच्या आज्ञेवरून दोन्ही सैन्यातील लोकांच्या टोळ्या रणांगणात जाऊन आपापल्या आपण काढण्यात व्यग्र झालेल्या होत्या आणि प्रेते वाहून देणारे त्यांचे अनुचार आपली कामे मोठ्या तत्परतेने करत होते त्या रणभूमीवर रक्ताच्या मोठ्या नद्या वाहत असून त्यावर प्रचंड लाटा ओसळत होत्या वीर पुरुषांचे केशकलाप त्यातील शेवाळे त्यांची मुखे म्हणजे कमले आणि त्यांच्या हातातील कळून पडलेली चक्रे हे भोवरे होत घायाळ झालेले सैनिक आपल्या अंगात शिरलेले शस्त्रांचे तुकडे उपटूर काढण्यात गुंतलेले होते कित्येक घायाळ योद्ध्यांचे आप्त त्यांच्या अंगावरची वस्त्रे तसेच त्यांचे हत्ती घोडे यांना आपापल्या दूरच्या देशामध्ये घेऊन जाणे शक्य होणार नाही हे पाहून दुःखाने सर्व इतर लोकांना देऊन देऊन टाकत होते कित्येक योद्धे मृत्यूच्या दाढेत सापडले असताना त्यावेळी आपले पुत्र इष्टबांधव मातापिता, देवता यांची नावे उच्चारून सर्वांच्या अखेरची आठवण व्यक्त करत होते त्यांच्या दुःखोद्गारावरून आणि विवळण्यावरून त्यांना झालेल्या जखमा अतिशय कठोर असाव्यात हे स्पष्ट होत होते थोर पराक्रम करणारे वीर शत्रुसैन्यातील योद्ध्याकडून प्रहार झालेले असून त्यावेळी ते आपल्या नशिबाला दोष लावित होते घाय होऊन भूमीवर पडलेले सैनिक आपण आता हत्तीकडून चिरडले जाणार अशी भीती वाटून इष्टदेवतांची प्रार्थना करीत होते कित्येक शूर योद्धे रणांगणात मेलेल्या किंवा मरणोन्मुख अवस्थेत पडलेल्या सैनिकांना पायाखाली तुरळक युद्ध करत राहणे अन्यायाचे आहे असे वाटून प्रमाणे रणभूमी सोडून पळत सुटले होते आणि ज्या ठिकाणी भयंकर नद्या वेगाने वाहत होत्या त्या ठिकाणातूनही जायला सिद्ध झाले होते काही सैनिकांच्या मर्मस्थानी शस्त्रप्रहार झाल्यामुळे ते घायाळ आणि घायार, मरणोन्मुख स्थितीत आपल्या पूर्वक्रमाबद्दल पश्चाताप करत पडले होते रणांगणात नर्तन करणाऱ्या कबंधांना कवटाळून धरून त्यांचे रक्त पिण्यासाठी वेताळ आपला जबडा पसरून वावरत होता रणभूमीवरील रक्ताच्या नद्यामधून वाहणारे ध्वज छत्रे चामरे ही पांढऱ्या शुभ्र कमलाप्रमाणे दिसत होते तसेच रक्तामध्ये सायंकाळच्या सूर्याची किरणे पडल्यामुळे त्यांचे सर्व दिशांना पसरलेले तेज आरक्त कमलाप्रमाणे दिसत होते रथ हेच ज्यांचे हेच ज्यातील पर्वत आहेत त्या रथांची निखळून पडलेली चाके ही जातील भोवरे आहेत शेकडो पताका म्हणजे ज्यातील फेसांचे ढीग आहेत आणि सुंदर चामरे ही जातील असंख्यक बुडबुड आहेत अशा प्रकारची ती रणभूमी या आठवा समुद्रच आहे असा भास होत होता सर्वत्र उलथून पडलेले रथ दिसत असून त्यांच्यामुळे उन्मळून पडले आहेत अशा एखाद्या आरण्याप्रमाणे किंवा कल्पांतकाळी अग्निने जाळून टाकलेल्या जगाप्रमाणे अथवा अगस्ती मुनीने प्राशन करून टाकलेल्या समुद्राप्रमाणे तसेच अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या देशाप्रमाणे दिसत त्या रणभूमीवर जिकडे तिकडे वीरांची भूषणे त्यांच्या हातातून गळालेले हजारो भाले भ्रोमर बरिराप्रमाणे विस्तार शवांचे पर्वत सर्वत्र दिसत होते त्या रणभूमीवरील रक्ताच्या नद्यांच्या प्रवाहामधून वाहत जाणारे हजारो भाले प्रवाहाच्या तीरावर रोवले गेले असून ते मोठमोठ्या शील शिखरावरील ताडांच्या वृक्षाप्रमाणे दिसत होते आणि शेवावर बसलेले कंक पक्षी हत्तीच्या पोटातील आतडी फाडून नेत असल्यामुळे त्या आतड्यांच्या तंदूचे एक जाळेच आकाशात पसरलेले दिसत होते त्या समरांगणातील रक्ताच्या नद्यांच्या प्रवाहातून जाणारे भाले तीरांवर ठिकठिकाणी रोवले जाऊन आणि रक्त सरोवरा पताका कमळाच्या समुदायाप्रमाणे दिसत होत्या रक्ताच्या चिखलामध्ये रुतलेले सैनिक आपल्या आता आपल्याला बाहेर काढावे म्हणून हाका मारत होते हत्तीच्या प्रेताखाली सापडलेले घाया सैनिक हळूहळू बाहेर येण्याच्या प्रयत्नात होते शस्त्रांच्या आघातामुळे ज्यावरी लता साफ छाटल्या गेले आहेत असे वृक्ष म्हणजे जणू रणांगणातील कबरझेच वाद्यावरून वाहणारी घोड्यांची खोगिरे आणि हत्तींच्या झुरी पाण्यावरच्या हवड्याप्रमाणे तर सैनिकांची शुभ्र वस्त्रे समुद्रावरील फेसाप्रमाणे दिसत होती राजाज्ञेवरून रणांगणातील घायल सैनिकांना शोधून त्यांना तातडीने घेऊन जाण्यात शेकडो सेवक व्यग्र झालेले होते समरभूमीवर जिकडे तिकडे सैनिकांची कबंधे एकसारखी पडत असून त्यांचा भयंकर ध्वनी चालला होता रणातील वीरांच्या हातातील उंच उभालेली चक्रे सैनिकावर आजळत असून शेकडो सैनिक दशदिशांना फळ काढत होते मरणोन्मुख झालेले सैनिक फुत्कार करीत असताना रक्ताच्या चुळा बाहेर टाकत होते त्यावेळी त्यांचे विवर्णही चालू होते मोठमोठ्या शिळावर सापडलेले रक्त प्राशन करण्यासाठी कंकादी पक्षी घेरट्या घालत असून त्यांच्या पंखांच्या फडपडण्याने आकाशात धूळ उडत होती मोठमोठ्या ताडाप्रमाणे वेताळांनी आपले तांडव नृत्य सुरू केले होते कित्येक योद्धे रणभूमीवर उरथून पडलेल्या रथांच्या सांगाड्यात सापडून त्यांची शरीरे अर्धीमुर्झे आच्छादून गेले होते कित्येक योद्धे शस्त्राने घायल होऊन रथातच पडले आणि त्यांची मरण काळजी भयकारक तडफड दिसत होती शेकडो योद्धे रणांगणात प्रहार लागवून पडले होते त्यांची मुखे रक्त आणि झूल यांनी माखरी गेली होती त्यांचे प्राण निघून जाण्याच्या बेतात होते बेता काही सैनिक माना करून पडले असून मरणाच्या पंथाला लागले होते कुत्री आणि कावळे यांच्या वेदना पाहत होते कित्येक राक्षस मंस खाण्याच्या इच्छेने आपसात झुंजत होते कोलाहल तर होता आणि त्यातले काही त्या समरांगणात असंख्य घोडे हाती माणसे राजे रज, उंट हे शस्त्राने छिन्न भिन्न केले जात असून त्यांच्या अंगातून निघणाऱ्या रक्ताची मोठी नदी बनलेली होती त्या ठिकाणी शेकडो आयुष रक्ताने माखलेली होती सारांश प्रलेकाच्या वेळी पर्वताने युक्त असलेल्या जगाची जशी अस्ताव्यस्त स्थिती होते तशी त्यावेळी रणसंग्रामाची स्थिती झालेली दिसत असून ती रणभूमी म्हणजे जणू मृत्यूते क्रीडा करण्याची उपवनच बनलेली होती इतिश्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सर्ग